भगवंताच्या जन्माच्या दिवशी उत्सव श्रद्धापूर्व श्रीमूर्तीची पूजा भक्तांसोबत श्रीमद भागवताच्या अर्थाचे आस्वादन करणे स्वजातीय स्निग्न स्तिग्न अथवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ साधून संदांचा संघ श्री नाम मथुरा आदी भगवत भामांमध्ये वास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 गुरु दोन प्रकारचे असतात दीक्षा गुरु आणि शि... शिक्षा गुरु दीक्षा गुरु जवळ दीक्षा ग्रहण करायला हवी त्याच्या सोबतच अर्च घ्यायला हवी दीक्षा गुरु एक असतात तर आणि शिक्षा गुरु असू शकतात शिक्षा गुरुच्या रूपात ज्ञान देण्यास समर्थ आहेत विजय कुमार दीक्षा गुरु अपरित्यज्य आहेत अर्थात गुरुचा त्याग करू अशा दशेत जर गुरुदेव सद उपदेश देण्यास समर्थ नसतील तर ते कसा उपदेश देतील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 े कुठलाच पंथ कुण्या एका व्यक्तीद्वारे सुंदर रूपाने निरूपित होत नाही पूर्व महाजनांनी एका नंतर दुसऱ्याने क्रमशः त्या भक्तियोग पथात स्वच्छ केले आहे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 परंतु वास्तव प्रवर्तित पथ हरिभक्ति नहीं आहे।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 वैधी अधिकारी वर्णाश्रम धर्मानुसार निर्धारित सद उपाय द्वारा अर्थ उपार्जन जीवन निर्वाह करतील। अर्थ करते कल्याण होते आवश्यकते पेक्षा अधिक ग्रहण करना लालसेने ने आसक्ति